तरी पचित, बाही पचित, कदाचित विपाई, औचित सु परमात्मा द्रष्ट आहे देखीचे त्याला पाहण्याकरता आपण प्रवृत्त झालं आणि कुणी म्हणू लागलं की मी त्या परमेश्वराला पाहतो द्रष्टा स्या तरी निश्चयन स्वरूप सैवतेन निश्चयाने त्या परमेश्वर स्वरूपाला मी पाहतो असं जर कोणी म्हणेल तर लक्षात ठेवा की त्या निर्विकार परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी मी पाहतो आणि परमेश्वराला परब्र पाहतो या म्हणण्याने मी मला पाहतो म्हटल्यासारखं होऊन कर्मकर्तृविरोध हा स्या तेथे म्हणतात तो निर्माण होतो परमात्मा त्या प्रभाकारांनी मानल्यासारखा तर तसं स्वरूप नसल्या कारणाने परमात्मा स्वतः स्वयं प्रकाशरूप असल्याकारणाने तस्माच त्र स्वरूपे त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्पृशते द्रष्टृत्व म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन याच्या निमित्ताने निर्माण होणार जे दृष्टुत्व ते त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही मग कसा आहे तो परमेश्वर किंतु स्वानुभव मात्र अनुभवती स्वरूपानेच तो भक्तशील अनुभवाचा तो विषय नाही अनुभव स्वरूप हेच त्याचं ज्ञान हेच त्याचं स्वरूप असल्या आता तो अनुभवतीचा विषय नाही दर्शनाचा विषय नाही दर्शन रूप आहे प्रत्यक्षाचा विषय नाही प्रत्यक्ष रूप आहे लोक म्हणतात आम्हाला देवाचं प्रत्यक्ष होईल काय होणार नाही का तो प्रत्यक्ष रूप आहे म्हणून जो प्रत्यक्ष रूप आहे त्याच पुन्हा प्रत्यक्ष होत नाही तो प्रत्यक्षाचा विषय होत नाही म्हणून तुम्ही असं कदाचित म्हणाल की त्या श्री गुरु आम्हाला ज्ञान कसं होईल त्याच उत्तर असं तो ज्ञानाचा विषय होईल मी त्या परमेश्वराला पाहतो असं जर कदाचित तू याच्या उत्तरादाखल म्हणशील किंवा म्हणायला आपण प्रवृत्त झालो दोघं मिळून तरी सुद्धा तो त्या कर्मकर्तृ विरोधामुळे मी पाहतो या वृत्तीचा विषय होणार त्याच्या ठिकाणी असं दृश्य सापेक्ष असलेलं नाही मग तो नाही का आहे स्वानुभव स्वस्वरूपानुभूती रूपानेच तो आहे अनुभवती हेच त्याचं स्वरूप आहे चिन्मात्र स्वरूपाने तो आहे असती आहे आणि ते चिन्मात्र रूप आहे ते ज्ञानरूप आहे ते प्रत्यक्ष रूप आहे ते ज्ञानाचा किंवा प्रत्यक्षाचा विषय असं त्यांचं ज्ञान होईल झोप्याच्या उदाहरणाने लक्षात कि तिथे आपण जातो सुखाने झोपतो आपण आपल्याला पाहू शकत नाही य अवस्था म्हणजे ब्रह्मस्थिती नाही तरी सुद्धा सत्संपन्न जवळ गेले असतो ब्रम्ह भावाच्या अत्यंत जवळ गेल्यावर ही स्थिती निर्माण होते आता ब्रम्ह झाल्यानंतर काय स्थिती होत असेल याची तुम्ही कल्पना करा ब्रम्ह जवळ जाण्याची स्थिती ही आहे की तिथे आपण आपल्याला पाहू शकत नाही आपण मी अमुख आहे मी आता झोपेला पाहतो मी आनंदाने झोपलो आहे मला आता कोणत्याही प्रकारचं काही कळत नाही मला झोप गाड निद्रा लागले हो असं तो त्यावेळी सांगू शकत नाही म्हणजे दृश्य द्रष्टा आणि दर्शन भावाने त्याला तो पाहू शकत नाही म्हणून जर कोणी म्हणेल की तिथे तो नाही असंही होत नाही मी आहे पण मी माझ्या वृत्तीचा विषय नाही मी मला असा डोळ्याने पाहून जागृतीत जसा सांगू शकतो त्याप्रमाणे मी तिथे सांगू शकत नाही पण सांगू शकत नाही म्हणून मी जसा नाही असं सिद्ध होत नाही पण अनुभवती स्वरूप पाहणे हे त्याच स्वरूप आहे म्हणून तो पाहण्याचा विषय होत ते दुःखदोषक प्रवृत्तया दुःख नाही दोष नाही प्रवृत्ती नाही नव्हे अहम अहम म्हणून प्रतीतल्या येत नाही तरी सुद्धा आपलं अस्तित्व नष्ट होत नाही पुन्हा येणार कोण झोपेत जाणार नाही पुन्हा जागृतीतही येणार नाही म्हणून हे झोपेतलं अस्तित्व ज्याप्रमाणे विषय न होता आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म विषय विषय भाव आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तिथे आहे हा विशेष भाव तिथे नाही म्हणून तो दृष्टांत अनुभवाचा घेऊन परमेश्वराचं श्री गुरु स्वरूपाचं आपल्याला निर्विशेष अनुभूती स्वरूप लक्षात यायला कारवा या येतोच आहे अभ्यास करा तसा येणं अनुभूती स्वरूपाने आपण असण पण त्या अनुभूती स्वरूपाविषयी नसावा, ूप असणारी वृत्ती तीही नसावी आणि स्थिती असावी अशी जी अनुभूती स्थिती आहे ती ब्रह्मस्थिती आहे कदाचित एखादे वेळेस थोडेसे पाहतो असे म्हणेल तर पाहतो या म्हणण्याचंही विटाळ आहे पाहतो म्हणणं हाच का परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विटाळ त्याचं कारण दृश्य न्रष्ट आणि दर्शन ही स्थिती निर्माण होते किंवा कर्मकर्तृविरोधक त्यात निर्माण होतो ही काय महत्वाची गोष्ट हाच विटाळ व्यवहारामध्ये सुद्धा कर्मकर्तृविरोध चालत नाही मी माझ्या खांद्यावर बसून आलो काय खांद्यावर स्वस्तारोहण हे जसं संभवत नाही तसं मी मला पाहतो माझ्या निर्विशेष रूपाला हे म्हणणं संभवत नाही हा फिटाळा निर्देश करून गुरु ज्ञान करून देत नाही निषेध करून ज्ञान करून देतात न बोलणे वरील सांगणे वरी बाळाचे रूप गरीबेचे बोध निमाले प गोल निसाहून तुम्हाला हे उपदेशासाठी अंगीकार करायला पाहिजे म्हणून केलेला आहे असं सांगण्या मैं तात्पर्य तू ब्रह्म म्हणजे अव्यापकतेचा निषेधच त्याच्यामध्ये सांगितलेला आहे असं त्याची व्यावृत्ती सांगण्याकरताच पाणीमध्ये आणि पाणी तुम्हाला वेगळं करून दाखवता येते काय महाराजांनी कस न निवडे मिठांश अमृती जी व्यामृतातली गोडी वेगळी करा आणि अमृत वेगळे करा असं जस जुळत नाही त्याप्रमाणे असं वेगळं करून दाखवता येईल इत्यादी शब्दांचा वादेश केला जातो तर अन्न्यांच्या जा व्यावृत्तीसाठी आहे अर्थात व्यावृत्त्या स्थगित अभेदत्ते कृतीरपी आपण आपल्या देहाची तादात आपण धारण केलंय का श्रीकुरुने तुझ्या काम करतात ते आरोपी आम्ही रोज देखील ऐकतो म्हणणे संभवत नाही याचे तात्पर्य असे आहे की नित ज्ञानस्वरूप परमात्मा श्री गुरु त्याला कधीच नाही ज्ञानरूप असल्यामुळे न पाहणं नाही आणि पाहण्याचे विषय नाही व्यवहार पाहणं हे त्यांचं रूप असल्यामुळे ज्ञान हे त्यांचं स्वरूप असल्यामुळे न पाहणं म्हणजे अज्ञान संभवत मग पाहणं संभवत का तर पाहण्याचा विषय नसला तेही संभवत नाही व्यवहारात मी रामास पाहिले मी वासुदेवास पाहिले हे ठीक आहे मी घट पाहिला व्यवहार करतो परंतु मी आपल्यास पाहिले असे कधीही कोणी म्हणत नाही असं जर कोणी म्हणू लागला तर यालाच कर्मकर्तृविरोध असं म्हणतात कारण आपले आपल्या अज्ञान कधी कधीही नाही आपलं आपल्याला कधी अज्ञान नाही म्हणून आपण आपल्याला पाहतो असंही होत नाही म्हणजे न पाहणे कधीही नाही म्हणून पाहणेपणाचा शब्द उत्पन्न होत नाही पाहणेपणाचा शब्द उत्पन्न होत नाही न पाहणेपणाचा शब्द उत्पन्न होत नाही या पाहणे व न पाहणी यावून विवर्जित पाहणे जर कोणी तसा व्यवहार करेल तर त्या बोलल्याने त्याचे ठिकाणी दोषाची सिद्धी होईल कोणत्या दोषाची सिद्धी होईल कि त्याला कळत नाही असं म्हणावं लागेल व्यवहारता आणि परमार्थता परमकर्तृ विरोध निर्माण एक दोषच आहे हातातला त्याप्रमाणे श्री गुरुंची अंतरिया नित्य उपलब्ध आहे स नित्योपलब्धी ही स्वरूप हो महात्मा आपल्या हृदयामध्ये मजदय सद्गुरुजीने संसार गुरु म्हणून विशेष आत्याधुरुविवेकावरी माझ्या हृदयामध्ये त्यांचा वास आहे आत्मरूपाने त्यांचंच आणि आपल्याला रोज प्रत्यक्ष पावलो पावली होत आहे असं सांगतात सगळी जणां चित्ताची भूमिका आहे चित्त त्या मानाच तयार होईपर्यंत ती भूमिका येणार नाही भूमिका चित्ताच्या योग्यतेवर त्या भूमिका अवलंबून मूळ चैतन्य या सर्व भूमिकांचं आधार स्थान आहे अधिष्ठान ते म्हणजे भूमिका नव्हे जेवढ्याच मनाखी तुर्यगा जरी असली तरी ती अवस्थाची भूमिका आहे आणि ती चित्ताची आहे ती चित्ताचा प्रयत्न नाही मिळेल त्याच नाव त्याच नाव तद्रुप झालेल्याच ही स्थिती प्राप्त होते तद्रुप झालेला आणि बाधित चित्त ज्याचं शिल्लक आहे त्याला जी भूमिका प्राप्त होते त्याचं वर्णन आहे तद्रुप झाला आणि त्याला भूमिका सांगायचं तद्रुप झाल्यानंतर सत्वापत्तीनंतर सगळे तद्रुपतेचीच उदाहरण आहे तद्रुप झालेला साक्षात्कार झालेला पण प्रारंभ प्रतिबंधाने लोकदृष्टीने जो राहिलाय त्या भूमिका त्यामुळे त्यांचे ज्ञान झाले कृष्णा शब्दाचा व्यवहार होणे शक्य नाही कारण सद्गुरू पाहणे वन पाहणे रहीत नित्य ज्ञान आणि अज्ञान याहून नित्य पाहणे रूप म्हणजे ज्ञान रूप मात्र या शब्दाचा माझ्या श्रीगुरुंच खरं स्वरूप आहे केवलम ज्ञान मूर्ती केवळ ज्ञान स्वरूप आहे त्यांचे स्वरूपा ठिकाणी प्रवेश करण्यास सर्व उपाय व्यक्त आहेत हे सांगतात आपण कितीही उपाय केले तर त्या परमेश्वर स्वरूपामध्ये ते उपाय चालत नाही असे गुरु असे स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी येत्र नाण्यती ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी बघणारा दुसरा कोणी नाहीये म्हणजे द्वैताची सिद्धीच होत नाही ज्या ठिकाणी द्वैताची सिद्धी होत नाही जिथे कोणी दुसरा पाहणारा ऐकणारा कसल्याही प्रकारे सिद्ध होत नाही ऐकणारा म्हणून किंवा पाहणारा म्हणून द्वैताची सिद्धी त्या स्वरूपाच्या ठिकाणी होत नाही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आपण कोणताही प्रयत्न करायचं ठरवलं तरी तो प्रयत्न तिथे व्यर्थ ठरतो कि म्हणा सगळी साधनं हे त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी भ्रामक ठरतात ही त्या परमेश्वराची उत्पादक नाही कारण परमात्मा हा अनुत्पन्न स्वरूपाचा ठरतो ही सगळी साधनं त्या परमेश्वर स्वरूपाची ज्ञापक नाही त्याच कारण परमात्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून म्हणून ही सगळे उपाय ही सगळी साधना व साधन ही भ्रामक ठरतात त्याच कारण त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नित्य प्राप्त रूप असताना अप्राप्त वत समजून आम्ही या प्रयत्नांचा सगळा एकंदर कुठ विस्तार करीत होतो तो नित्य प्राप्त असं समजल्यानंतर त्या अप्राप्तीचा झालेला ग्र व ते साधन दोघ मिळून एक विचारानं लाशा गुंडून निघून जात कोणी शिल्लक राहत नाही या श्री गुरु स्वरूपाच्या ठिकाणी यथार्थ स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कार नमनाने म्हणले आपण त्या गुरूंच्या ठिकाणी प्रवेश करू नमन नति, नमस्कार अभिनंदनम म्हणजे गुरूंच अभिनंदन करू अभिनंदन करायला आपण वेगळे शिल्लक राहील द्वैत पत्करूनच ना मग त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा अभाव असल्या नमस्कार करून नमन करून नमनाचं द्वैत पत्करून आपण प्रवेश करू शकत नाही बोलाने जायचं म्हणजे काय बोलाने प्रवेश करायचा गुरुंच्या ठिकाणी म्हणजे बोलाची पावलं परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट करणं म्हणजे त्याचा गुणानुवाद करणं परमात्मा जर निर्गुण आहे तर त्याचा गुणांनुवाद काय तुम्ही करणार गुणांनुवाद करण्याकरता एक तरी गुण त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे ना सामान्य मुखाने गुणांचा निषेध केल्यामुळे निर्गुण या श्रुतीने सामान्य मुखाने संकुचित स्वरूपाने सर्व गुणांचा यज्ञावत गुणांचा निषेध केल्यामुळे अमुक गुण परमेश्वर परमेश्वराच्या ठिकाणी आहे किंवा नाही असा त्या शब्दाचा संकोच करण्याचं आता कोणालाही सामर्थ्य नाही व कोणालाही तसा अधिकार नाही म्हणून निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी बोलाची पावलं पण आम्ही खुटसू शकत नाही घालू शकत नाही म्हणजे पावलानेही गुरुंच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही नमनाने जाऊ शकत नाही भिन्नत्व नाही म्हणून ना। बोलाने जाऊ शकत नाही त्याचं कारण तो निर्गुण आहे म्हणून म्हणजे स्तोत्राम स्तोत्र गुरु म्हणले लांब तरी शब्दाच्या त्रास तुम्ही करणार ना शब्दाच्या द्वारे करायला नामसंकीर्तन करू म्हणाल्या अरे नामसंकीर्तन तरी नाम असल्यानंतर त्याने अगोदर आकार असावा काहीतरी त्याला रूप असावं म्हणजे नाव ठेवता येतं पण तो असल्यामुळे त्याला नाव ठेवता येते ते अनाम अजाती ते नावर्जित आणि जाती विवर्जित असल्या कारणाने त्याच नामसं कीर्तन हे सोपे करता पण त्याशुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी नामच संभवत नाही तर कीर्तन कसं संभव संकीर्तन नाही कीर्तन नाही नामच नाही तर नामसंकीर्तन हे संभवणारच नाही म्हणून नामसंकीर्तनाची पावलं तिथे जाऊ शकत नाही थे थे बोले या बोला, बोला तो परमात्मा गुणवान किंवा नामवान किंवा आता सांगितलेल्या सहा पैकी कोणता तरी विशेष असता तर या शब्दांची पावलं तिथे जाऊ शकले असते पण या गुणाचीही पावलं तिथे जाऊ शकत नाही गती न, न प्राप्त होती हे तिला प्राप्त होऊ शकत नाही जाणवू शकत नाही प्रवेश करू शकत नाही नाम प्रवेश न करो हे प्रवेश तिथे करू शकत नाही असे परमेश्वराचं जे स्वरूप आहे चिन्मात्र स्वरूप आहे ते माझ्या श्री गुरूंचं स्वरूप हे चिन्मात्र नामात्र निवळ भरीव ज्ञान ज्याला म्हणतात ज्या ज्ञानामध्ये ठोस भरीव भरीवपणाशिवाय एक जिनसीपणाशिवाय दुसऱ्या कशालाही धर्माला वा गुणाला अंश अंशी भावाला प्रवेश नाही इतक ते धर्माचा विशेषही त्याच्या ठिकाणी स्वरूप असे माझे श्रीगुरु त्यांचं नाव सुद्धा कसं बघा निवृत्ती म्हणजे या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही विशेषाचा संभव नाही विशेष नाही ते माझे श्री गुरु निवृत्तीनाथ या नावानेही यथार्थत्वेन परमार्थ दृष्ट्या आपल्यास दिसून येत की ही सगळीच्या सगळी पद संहिता स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही हे सूचित करण्याकरिताच माझ्या गुरूंच नाव निवृत्ती आहे निवृत्ती या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नमनाची व स्तुतिसुमनांची वा स्तोत्रांची नामसंकीर्तनाची पावले आपण तिथे घालू शकत नाही टाकू शकत नाही सुचवण्यासाठीच माझ्या श्री गुरूंचं नाव निवृत्ती आहे म्हणा निवृत्ती या नावावरूनही हेच ते सुचवतात यद्यपि त्या निवृत्ती नाव एवढ्यासाठी आहे असं स्पष्ट दिसत नसलं तरी निवृत्ती नावाने हीच गोष्ट सूचित केली आहे की माझ्या ठिकाणी तुम्ही नमनाचं द्वैत पत्करून येऊ शकत नाही कारण मी एकमेवाद असल्या कारणाने <coughs> दुसरा पदार्थ नसल्या कारणाने मला नमन करू शकत नाही मी निर्गुण असल्या कारणाने माझं गुणानुवादू शकत नाही मी रूप हीन असंघ असल्या कारणाने निर्विकार असल्या कारणाने मला नाव नाही आणि नाव नाही नामसंकीर्तनाच्या द्वारेही तुम्ही माझ्या यथार्थ स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही कोणत्याही द्वारे माझ्या स्वरूपात तुम्हाला प्रवेश करता नाही असा स्वरूपात आहे असं ते आपल्या निवृत्ती नावाने अशा स्वरूपात एक गाणे नमस्काराने किंवा स्तुतीने पाऊल कसे घालावे नमस्काराने पाऊल टाकता येत नाही स्तुतीने पाऊल टाकता येत नाही म्हणजे प्रवेश कसा करावा कारण हा आपल्या अंगारात नाव सुद्धा लागू देत नाही आपल्या नावाला आपल्या अंगाला नाव सुद्धा लागू देत नाही कारण अनाम स्वरूपात संघाला म्हणजे आकार नाही सूल नाही सूक्ष्म नाही म्हणून नाव ठेवता येत नाही कार्यकारण भाव विवरित आहे म्हणून नाव ठेवता येते आणि हा असंघ आहे म्हणून नाव ठेवता येत नाही सर्व कुणी म्हणेल का नाव नाम आणि रूप परमात्मा श्रीगुरु मायार मायार असल्या कारणाने अमायिक असल्या कारणाने माया, माया, माया नामाहून विवर्जित अनाम जातीहून विवर्तित अजाती तेव्हा त्यांचे स्वरूप सहज नाम कार्यरहित आहे असं म्हणायच कारण परमात्मा अगोदर आहे माया ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही माया कार्य असलेलं नाम संभवत नाही जाती संभवत नाही काय का वेगळं सांगायचं कारण न सांगता हे समजलं पाहिजे विचारी माणसाला व ते सर्व व्यापक आहे म्हणून आकार रहीत आहे आकार रित आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही अशा आकार रहित व नामित परमात्मा ठिकाणी प्रवेश कसा व्हावा नमनाचाही प्रवेश होत नाही स्तुती सुमनांचा स्तोत्रांचाही समावेश होत नाही त्याचं उत्तर माऊजीने असं दिलेलं आहे ते थोडस मागचं ऐकलं म्हणजे शंका येणार नाही उपाय ओथंबा त्या श्रुती बद्दल माऊनी म्हणते उपाधिता घेऊन ओथंबा उपाधीत साय घेऊन मग श्रुती उभवितेची भा मग मात्र श्रुती आपली जीव उचलते नाम रूपाचा वडंबा करीती वाया हा नाम रूपाचा वडंबा अध्यारोप विस्तार हा सगळा वाया माईक रूपाने केलेला आहे थोडक्यात उत्तर आहे मौनम व्याख्यान गुरुंच मौन हे त्याचं खरं व्याख्यान आहे त्याच पुन्हा तुम्ही व्याख्यान करू शकत नाही उपाधीचा ओथंबा लिहिणं उपाधीचं म्हणजे सुद्धा दुरान्वयानं बोलणं साक्षात नाही त्याच्याकरता एक तात्या दृष्ट्यांचं देत असत थोडा गमती झाल्यास आपल्याला लक्षात घेऊन आत्ताच्या जगामध्ये आपण जर फिरलो आपल्याला असं दिसून येईल कि पती पत्नी एकमेकाला एकेरी नावाने हाक मारताय काय गोविंदराव म्हणून सुद्धा हाक मारायला तयार नाही गोविंदा इकडे तो पण म्हणतो उषा इकडे एकेरी नावाने एकमेक एकमेकाला हाका मारतात आणि त्या एकमेक एकमेक एकेरी नावाने हाका मारण्याचा कळस आता इथपर्यंत होऊन पोहोचलेला आहे की पतीला पती हे स्त्री आता म्हणायला तयार नाही त्या पतीला बाईला विचारलं प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे साक्षीदार आहे की बाई आपले पथिराज कुठे आहे आमचा इसम हल्ले म्हणले अमेरिकेत गेलाय काम सगळं इसम म्हणजे नवरा आता इसम होऊन बसलाय अशी स्थिती आहे त्याचं काय होईल शेवटी ते मी ते काय हा तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं सा की अशा स्थितीला ही एकंदर जगातली परिस्थिती पती पत्नीची होऊन पोहोचलेली आहे हे मी आपल्याला सांगत जुन्या काळामध्ये अशी गोष्ट असे की आपल्या पतीचं साक्षात नाव घेऊ असा नियम तेव्हा त्या स्त्रीला आणि पुरुषाला एकमेकाला बोलायची काही सोय नाही आणि बोलत नसा पण एकदा त्यांच्या घरी पाहुण्या या मर्यादेचं परिपालन करणाऱ्यांच्या घरी पाहुण्या लहान मुलगा होता त्या लहान मुलाला उद्देशून बैठकीत बसून तो पती म्हणतो बाया अरे आपल्याकडे पाच सहा पाहुण्याले चहाचे ते बरोबर चहा ठेवला गेला सगळा झाला आणि सगळं झाल्यानंतर आता त्या बाईला सांगायचं होतं पतीला की चहा तयार झालाय म्हणून साक्षात बोलायची सोय नाही मर्यादा आहे परिपालन केली पाहिजे म्हणून ती म्हणते बाळ्या चहा कर म्हटल्याबरोबर ती बाळी उठते स्टो पेट ते सगळं करून चहा तयार करते आणि एवढं सगळं झाल्यानंतर ती बाळी पुन्हा म्हणते बाळ्या चहा जा तयार झाल्या हो की हा मोठा बाळ्या बाळ्याचा बाळ्या बाबा तो उठतो आणि जाऊन तो चहा ठेवणे उपाधिता नाम पुत्र या बाया उपाधिताना कोथंबाऊन जसा स्त्री आपल्या पुरुषाला बोलते उभय ती जिभा त्याप्रमाणे श्रुती जगत कारणत्व सत्य संकल्पत्व सर्वज्ञत्व सर्वशक्तिमत्व, शक्तिमत्व षडगुणऐश्वर संपन्नत्व या उपाधींचं साह्य घेऊन मग श्रुती बोलते आणि ना मूपाचा सगळा विस्तार करते हा त्यातला मूळ अर्थ आहे खरा तो कोणत्याच वाणीला विषय होत नाही हे मुख्य आहे आत्ता विषय चाललाय त्याच्या निर्विशेष स्वरूपात आणि शंका हे त्याच्या सविशेष स्वरूपाची पण ना इराज असतो जाता जाता त्याचं समाधान समजून आपल्या मूळ पालूपदाला आपण आलं पाहिजे ते म्हणजे आता जे वर्णन चाललंय ते परमेश्वराच्या निर्विशेष सत्सामान्य स्वरूपाचं हे वर्णन चाललंय त्याच्या मायिक स्वरूपाचंही वर्णन चाललं नाही अमायिक स्वरूपाचं वर्णन चाललंय अमायिक परमेश्वराच्या ठिकाणी मायाकाल्या असलेल्या नामाता रूपाता जातिता व इतर सर्व विशेषांचा अत्यंत अभाव आहे ते माझे श्रीगुरु अनुभूती स्वरूप आहेत असं महाराज सांगतात असे जर आहे तर महाराजांनी आपल्या श्री गुरु श्री गुरुचे नाव निवृत्तीनाथ असे मागे सांगितले कसे मग मागे तसं येत की निवृत्ती बंधू असं म्हटलेलं आहे श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतमाश्रयी असं स्वच्छ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तसं स्वतः आपल्या गुरूंच नाव सांगितले तुम्ही काय म्हणताय तू माझ्या श्रीगुरूला नाव नाही अमाईक असल्याकारणाने माया संभवत नाही तर माया कार्य नाव कसं संभवेल ना ते आता बोलताय पण पूर्वी तुम्ही बोललाय की माझ्या गुरुंचं नाव निवृत्ती आहे म्हणून मग ते निवृत्ती नाव कसं तुम्ही सांगितलं अरे निवृत्ती नावाने सुद्धा हे सुचवले तुला लक्षात नाही जरी निवृत्त नाव सांगितलं असलं माझ्या गुरूंचं तर मी आत्ता जो सिद्धांत तुला सांगितला ना हा सिद्धांत सांगणारच नाव आहे ते नाव इतकं समर्पक इतकं अन्वर्थ अवर्थ संपन्न आहे यथार्थ अर्थवाहक आहे यथार्थ अर्थ दर्शक आहे कि त्या नावासारखं जगात नाव नाही असलं हे नाव आहे तुला समजलं नाही आता सांगतो काय आहे त्याचं उत्तर ते तुला शंका आली म्हणून सांगतो की तुम्ही आपल्या गुरूंचं नाव कसं होऊ सांगितलं मग निवृत्ती म्हणून अरे निवृत्ती नाव सांगून सुद्धा मी तुला निर्विशेष स्वरूपच प्रतिपादन केले ते कसं ते आता पुढे सांगतो झाले असतात दोन वी समाधान सांगतात महाराज म्हणजे अरे सांगू का तुला माझ्या श्री गुरुचं नाव तुला सांगतो निवृत्ती निवृत्ती शब्दाचे अर्थ आहे प्रवृत्ती सापेक्ष तो निवृत्ती प्रवृत्ती सापेक्षी जी निवृत्ती आहे ती माझ्या श्री गुरूंच्या ठिकाणी संभवत नाही इतकंच नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती नव्हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी आत्मा आहे अशी वृत्ती संभवत नाही म्हणून आत्मया आत्मप्रवृत्ती नव्हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी आत्मा आहे अशी वृत्ती संभवत नाही म्हणूनच आत्मया आत्मप्रवृत्ती नव्हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मप्रवृत्ती संभवत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी किंवा ब्रह्मात्म स्वरूपाच्या ठिकाणी ब्रम्हरूप जो आत्मा त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी शब्दाधीर प्रवृत्ती शब्दाधिकांची प्रवृत्ती संभवत नाही ती की दृशी आत्मप्रवृत्ती जर संभवत नाही तर निवृत्ती कशीने संभवत तिथे नाम निषेध किमान निषेध कसा संभवेत कारण प्राप्तीपूर्वक निषेध असतो ना तिथे जर आत्मप्रवृत्तीच प्राप्तीत संभवत नाही तर निवृत्ती देता येत नाही म्हणून सांगतो म्हणले तुम्हाला काय आहे की माझ्या श्रीगुरूंचं निवृत्ती नाव हे नाव मात्र कायम आहे म्हणजे का त्याच कारण हे निवृत्ती नाव त्यांचं आभासिक आहेभासिक जे वस्त्र आहे तरी या नामाची वाय गुंती वाय म्हणजे खोटी म्हणजे वस्त्र हे निवृत्ती नावाचं वस्त्र ते सोडित नाही ते वस्त्र आहे माझ्या गुरुंच्या ठिकाणी असं सांगतात ना विधी निषेधाली शब्दाभावे पी विधी निषेध रूप शब्दाचा पूर्ण भाव आहे शब्द प्रवृत्तीचा संभव तिथे नाही म्हणून स्वस्या अभाव अभाव कल्पयुम शक्य स्वतःचा अभाव सांगता येणार शब्द प्रवृत्तीचा विधिनिषेधाचा वाढ शब्दाचा अभाव जरी सांगता येत असला व अभाव तिथे आहे तरी सुद्धा त्या परमात्म स्वरूपाचा मात्र तुम्हाला अभाव सांगता येत नाही का त्याच कारण तो त्रिकालाबाधित सदरूप आहे निर्विशेष रूपाचा आहे उलट सच आनंद या रूपाने त्याची अभिव्यक्ती होते, द्वैत भाव विवर्जित प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाव जरी संभोवत नसल्यवहारता व्या नामाची मिथ्यावस्त्रस्थिती तिथे दिसत असली ही वायबुद्धी नामाची तिथे दिसत असली तरी सुद्धा त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती संभवत नाही अभाव तुम्हाला सांगता येणार नाही कारण चैत्रिकालाबाधित सत्स्वरूपाने आनंद स्वरूपाने स्वयंप्रकाश स्वरूपाने आहेतच अद्वय स्वरूपाने आहेत हा त्यातला मूळ भाव आहे निवर्तव नाही हा काही दुसरं निवृत्ती नाव हे कशासाठी प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाहीत पण निवृत्ती नावाचा आभास मात्र तिथे आहे हे सांगितलं आता सांगतात निवर्त्य पदाचा असेल तर निवर्तक निवर्तकाला निवृत्ती म्हणायचं मग निवर्त्य निवर्तक भाव ज्यांच्या ठिकाणी आहे त्याला निवृत्ती म्हणायचे असेच तुमचे श्रीगुरु निवृत्ती आहेत का असं तुमच्या गुरूंच नाव निवृत्ती नाथ आहे का नाही मग कसं आहे निवर्तव नाही निवर्त्य म्हणजे निवार निवारण अर्थ निवारणार त्याला म्हणायचं निवर्तव नाही निवर्तन म्हणजे निवृत्त करण्याजोगा असा जो एखादा पदार्थ आपायला लागतो तो पदार्थ नाही मग निवर्तवी हा काही मग तुमचे श्री गुरु निवृत्तीनाथ काय निवृत्त करतात निवर्त काही असावं तर निवर्तकानं त्याला निवृत्त करावं म्हणून मग त्याला निवृत्ती नाव यावं पण निवर्त्य तर तिथे निवृत्ती कशाची करणार अभाव असल्या कारणाने किमनिवारसे तुमचे श्रीगुरु निवृत्तीनात काय निवृत्त करणार नाही काही निवृत्त करू शकत नाही मग त्यांचं निवृत्ती नाव कसं आहे ते महाराज सांगतात न किमपी इत्यर्था का निवृत्त करीत नाही मग कस निवृत्ती नाव आहे गुरुंच्या स्वरूपाचं मुख्य वैशिष्ट्य आहे निवर्त्य निवर्तक भाव विवर्जित हे माझे निवृत्तीनाथ आहेत ते अनुभवती स्वरूपाने आपल्या असतात निवर्त्य निवर्तक भाव विवर्जित असूनही त्यांच्या स्वस्वरूपाने मात्र स्वरूपाने ते नेहमी शोभायमान म्हणजे सदरूप आहे असा असूनही लोक लोकांमध्ये व्यवहार मागे सुरुवातीला सांगितलेली आहे प्रसिद्धी रस्ती तर कथम संभवती मग ती प्रवृत्ती तरी कशी संभवील ही प्रवृत्ती वस्तुस्थितीने संभवत नाही लोकदृष्टीने ती संभवते तरी कैसा बैठकी नावाच्या मग ते निवृत्ती नावाच्या नावा ठिकाणावर निवृत्ती नाव ना... नावाचे तरी ते आधार कसे बरे होतील होणार नाहीतच पण लोकदृष्टीने व्यवहार होतो वरणार्थ या लोकदृष्टीने संभवणाऱ्या नावाचाही संबंध तिकेन ना। आहे असे हे स्वयंभू निवृत्ती आहे आत्म्याच्या ठिकाणी आत्मप्रवृत्तीच नाही मग निवृत्ती हे नाव कसे देतात आत्मप्रवृत्ती नाही म्हणजे आत्मा मी आहे अशी वृत्ती त्याची संभवत असे जरी आहे तरी निवृत्ती या नावाने आभासिक वस्त्र टाकत नाही निवारण करण्यास काही नाही मग हा निवारण कशाचे करतो आणि निवृत्तीच करीत नाही मग श्री गुरुना निवृत्ती नाव तरी कसे प्राप्त असं लिहिले विमुख प्रवृत्तीचं नावही निवृत्ती आहे प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती तसेही नव्हे प्रवृत्ती तसेही निवृत्ती नव्हे निवर्ते निवर्तक भावाने प्राप्त होणारी निवृत्ती तसेही निवृत्ती नव्हे हे स्वयंभू निवृत्ती आहे लोकदृष्टीने जे निवृत्ती नाव प्रसिद्ध आहे ते तेही त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही तरी सुद्धा ते नाही म्हणण्याची नाही असे ते सदरूप आहे निरपेक्ष यापेक्ष जास्त काही बारकाव्यांना सांगता येते सगळ्यात बारकाव्यांना सांगण्याची तराई एवढी सापेक्ष असा निवृत्तीचा अभाव असता पुन्हा तुम्ही आपले गुरुचे निवृत्ती नाव सांगता हे तरी कसं पुढे त्याचं उत्तर आहे लोकदृष्टीने सांगतो आम्ही आणि तेही नाव परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही हे खरं दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे काहीतरी प्रवृत्ती असेल म्हणून निवृत्ती नाव आहे ना, ना किंवा प्रपंचा मध्ये निष्फल झाले प्रपंचा मध्ये नाही म्हणून निवृत्ती झाली एकाला विचारलं कामार्था लागला म्हणजे बायको मिळेल म्हणून परमार्थाला लागले हे प्रपंचातले निष्फळ झालेले आणि निष्फळ झाल्यामुळे निवृत्त झालेले म्हणजे पाटके आणि शुद्ध असे निवृत्ती आहेत का हे चेन हे नाय कावे ते कानाची वाट शिवलरने ब्रह्मचर्यात सन्यास घेतला असे जे निवृत्ती ना ते माझे गुरु नि स्वरूपाची असे निवृत्ती आहे इतके जर तुमचे गुरु शुद्ध आहे की ज्यांच्या ठिकाणी प्रवृत्तीच सापेक्ष संभवत नाही तर त्या निवृत्ती नाव हे आलं कस हे याच निवृत्ती लोकात म्हणतात लोक तो बोलतो ज्या अर्थी अगदी गुरुंचा मी बारा वर्ष राहतोय तो एवढं गुरुना नाव ठेवतो ते सगळी खरी नसते एखादा का काहीतरी खरं असेल कनी तरी सोडले असेल हा वायू कोणीतरी सोडला असेल म्हणून दुर्गंध येते ना सगळं नसेल पण काहीतरी असेलच लोकांचं नेहमी म्हणणं लोक म्हणतात ते मुगाय काय उगाय का म्हणते का खोटाय आणि जवळचा म्हणून बोलला काहीतरी असतात ज्या हा शिष्य त्यांच्याजवळ राहिलेला म्हणतो बारा वर्ष राहिलाय म्हणतो त्या महाराजांच्या विषयी सांगितलेल्या दोषातले सगळे दोष नसतील पण थोडासा दोष असेलच अंगठे बादर म्हणजे गांजावरच नसतील पण अंगठे बादर म्हणजे तंबाखू खात असतील का नाही एवढं तर शिष्याचं म्हणणं मान्य करावं का नाही बारा वर्ष राहिल्याचा काय अर्थ कराव तर काहीतरी असेलच त्याचं बोलणं तेव्हा तुमच्या गुरुची लोकांमध्ये निवृत्ती नावाने प्रसिद्धी आहे तुम्ही तर त्याचा निपटून निषेध करता काहीतरी कारण असल्याशिवाय असं घडतच नाही ज्ञाने महाराज सांगतात काही कारण नसतानाही लोक बोलतात कुठे बोलतात मी सांगतो म्हणले ऐका कसं ते माझा सूर्यासिराणच कशाला पाहिजे थोडं थोडं सुद्धा खरं नसताना बोलणारे इरसाल दोय जड शिष्य असतातही नसतात त्याच्यावरून कशावरून तुम्ही सांगता मी सांगतो ना म्हणले तस <laughs> कि काहीही माझ्या गुरुंच्या ठिकाणी निवृत्तीचा तुम्ही सांगता तसल्या प्रकारचा संभव नाही प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाही विमुख प्रवृत्ती रूप निवृत्ती नाही निवर्तन निवर्तक भाव रूप निवृत्ती नाही प्रपंचात निष्फळ ठरली नापास झाली प्रपंच करता येत असं नक्की ठरलं हा आता म्हणल्या आम्हाला काही प्रपंचात पूर्ण निसंतान आता काही मार्ग नाही म्हणून म्हणले आता निवृत्तीशिवाय गतीच नाही म्हणून अगत्या झालेली निवृत्ती निवृत्ती नाव कसं पडलं मग काहीतरी असेलच महाराज सांगतात यापैकी काहीही नसताना निवृत्ती नाव आहे काहीही नसताना कसं निवृत्ती नाव केलं मार्मिक दृष्टांत दिलाय सूर्याचे अंधकारू हा होता गोचरू हा महाराज म्हणतात अहो एक उदाहरण बघायच्या सूर्याला जे आनंद नाव आहे त्या नावामध्ये नावा एक सूर्याचं नाव आहे तमाही तम अंधकार हरे म्हणजे शत्रु अंधकाराचा शत्रु शत्र त्या शत्रूच शत्रु आहे त्याला काहीतरी काय अंधार म्हणायचं माहितच नाही ती गोष्ट माझी एकदा आपण ऐकली एक आहे दिवस आणि रात्र त्या सूर्याकडे गेले होते वगैरे त्यात आपल्याला असं दिसून आलं कि सूर्याच्या दृष्टीने अंधार गावाचा पदार्थ नाहीच तमहा नाम अंध अंधकार परस्पर संयोग हा हो कदा नाही वेळापरमेला एकमेकाला कधी भेटले का बाबा भेटले नाहीत नव्हे भेटणे शक्य नाही कधी पूर्वी नाही आत्ता नाही पुढे नाही कधी यांची गाठ होणं शक्य नाही यांचा परस्पर विरोध आहे कसला विरोध विरोध रूप, विरोध रूप विरोध विरोध परस्पर परस्पर तमह आर सूर्य तमारी आमना खलू प्रसिद्ध अश्चय ने सामत जगह प्रसिद्धि है सूर्या की व न न पड़ता, देख न होता, एक एक नावाने एकमेला लोक मध्य प्रसिद्धि निश्चय ने संगत ज्याप्रमाप्रे मैं आतापर्यत स ही कारण न माझा गुरुना निवृत्ती हे नाव लोकांमध्ये आहे म्हणून मी ते सुरुवातीला एक आता सांगतोच नावच आहे ना तसं गुरुंच या शब्दामध्ये अर्थ आता आणि आविष्कार होत निवर्तका अंधकार निरोधित वाद किंवा विरोधित वाद गुरुरीत्यभिधीय ते श्री गुरु का म्हणतात तमो म्हणजे अंधार तमो म्हणजे अज्ञान म्हणून तमा हा अंधकार तमो म्हणजे अंधकार म्हणजे अज्ञान अज्ञान वाचक शब्द वाचक असून निवर्तक ऋकार हा जो आहे हा त्याचा निवर्तक शब्द आहे त्याचा म्हणजे अज्ञानाचा किंवा अंधाराचा सूर्य अंधाराचा निवर्तक म्हणून तिथे सूर्याला तमारी म्हणायचं तिथे श्री गुरु अज्ञानाचे निवर्तक आहेत म्हणून यांना आणि शब्द वापरण आणि हे दोन शब्द एकत्र तयार केले अंधकार विरोधित वाद अंधकाराचे विरोधी असल्या कारणाने याना गुरुरित्य हे लिहित याना गुरु, गुरु असं म्हणतात असा त्याचा दुसरा ही अर्थ संभवतो हा दृष्टांत देताना ही पण दृष्टी त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नाही पण मुख्य दृष्टी ही आहे की माझ्या श्री गुरूंना हे आलेलं जे नाव आहे हे लोकदृष्टीने आलेलं नाव आहे वास्तविक मी सांगितलेली कारण यापैकी कुठलीही संभवत नाही तरी हे स्वरूपाने प्रवृत्ती सापेक्ष असलेल्या सांगितलेल्या सर्व निवृत्ती वाचून स्वरूपानेच निवृत्ती रूप आहे असे माझे श्रीगुरु आहे असं मला सांगतात सूर्याला अंधकार कधी दिसला होता का थोडाही आला होता गोचूर कधी दिसला होता रे म्हणजे त्यांची त्यांची एकमेकाची कधी गाठ पडली होती रे समोरासमोराशी कधी नाही एक माणूस <laughs> म्हणला म्हणले तुम्ही आम्हाला परवा म्हणले बोलला मी आलो होतो म्हणलं तिथे पण तुम्ही आला नव्हतं आम्हाला म्हणाला समोर कधी दिसले ओळखतो तरी का कधी म्हणजे आळ तमारी हा डगरू म्हणजे तमारी हा नावाचा आळ आलेला आळ शब्दाचा अर्थ असाच की जी वस्तुस्थितीने नसावं आणि त्याच्याविषयी बोललं जावं त्याला आळ म्हणतात आणि जी वस्तुस्थितीने गोष्ट अल्पकाव प्रमाणात असते वस्तुस्थितीच थोडंच एवढं थोडं होतं ते तिकड लावून सांगितलं म्हणजे एवढं आळ नव्हे किंचित वस्तू स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा लेश नसताना अधवा तथवा अदवा, लाभ लचक त्याच्याविषयी बोलणं विस्ताराने बोलणं गुणशो दोष दर्शन आहे गुण त्याच्यावर दोष करून बोलायचं अशी जी निंदा तशा प्रकारचा हा आळ असतो अधिष्ठान तू माणूस आहे ना हे अधिष्ठान अधिष्ठानावर बोलणं चालतं आर त्याच्याशिवाय चालतच नाही श्रीगुरु निवृद्धीनाथ नसतेच तर नाव चाललं नसतं भ्रमने भ्रमात्मक बोलणं संभव होत बरोबर आहे भ्रम ही अधिष्ठानाशिवाय होत नाही आणि भ्रमात्मक बोलणंही दो हो त्या हो दोघांचा संबंध याचा संयोग व्हायला लागतो एकमेकांचा परस्पराविषयी काहीतरी संबंध घ्यायला लागतो मग त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होत संबंध <laughs> होऊन <laughs> मारामारी झाली पाहिजे त्याच्यामध्ये लठ्या लठ्ठी झाली पाहिजे तर शत्रित म्हणला होता की एकमेकाला एकमेक कधी फेस टू फेस भेटले होते काय म्हणले त्याच्यात कधी दादा तिथे दिस दादा दिसतात तर एक दुसऱ्याचा शत्रू होईल हा पण सूर्याची बांध करायची कधी गाठ सुद्धा पडली नाही कारण गाठ पडणे शक्यच नाही कधीही गाठ पडणं शक्य नाही बरं का हे अनुभवाने मला पटलेल्या प्रकार की कधीही गाठ न पडताही माणसाचं शत्रुत्व निर्माण होऊ शकत काही चुकीचं लिहिलं नाही अगदी पूर्ण अनुभवाचा अनुभव स्वच्छ आहे तो पाहणार नाही मला हे गाठ न पडता झालेला विरोध आहे केवळ व्यवहार केला दिसत अंधार निवृत्त होतो सूर्य येतो तो जातो हा व्यवहार दिसतो त्याच्यावरून लोकांनी आपल्या बसल्या बसल्या कल्पना केली म्हणजे आता मारली जा खत नाही त्याचप्रमाणे प्रवृत्तीची आणि श्री लोकांना ठेवायची सवय करमते कसलं कावं ठेवायची सवय बाई तिला भांडायची सवय दिवसभर कोणी भांडायला आलं ती शेजारणीकडे गेली पूर्वी लोकांची पद्धती असायची आता नाही आहे तशी पद्धती ती विस्तव मारायला गेले हो म्हणले आम्हाला विस्तव पाहिजे तुमच्याकडे म्हणजे घेऊन जाणार म्हणले काय मी लोक म्हणते का पण कशात घेऊन जाता ते तु म्हणले तुला काय करायचं मी कशात घेऊन जायचो तुला मी विचारलं होतं का तू मला विचारणार आहे मी तुला विस्तव द्यायचं कि नाही ते सांगायचं का मी कशात म्हणून तू विचार देस लागलं की तोंड भांडणार का तर दिवस कोणी भांडायला मिळालं नाही म्हणून मी बाई भांडायला गेली तिला काय विचारलं की तुम्ही कशात घेऊन जाताय हा विचारणं काय अपराध आहे का पण भांडखोर माणसाला बारीक सारी काही निमित्त चालतं त्याशिवाय तिला जसा दिवस जाऊ नये आपल्या अंगाने निघून जाते शत्रुत्वाचा संबंध नाही पण या बघा लोकांनी बसल्या बसल्या उद्योग काही नसल्यामुळे त्याच्यावर नाव ठेवून दिलं म्हणजे हा सूर्य नाव म्हणजे कमाले फटक नाही हे जर त्याप्रमाणे माझ्या गुरुणाऱ्या लोकांनी नसलेलं नाव ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे श्री आणि निवृत्ती सांगायचं जोवरी गुंतला जो, आ, आ, जो आ, आ, जो गुंतला शिखासूत्राचा शु, जमान तोवरी तो, तो जाण श्रुतीदास शिखा आणि सूत्र यांच्या जामिना जो गुंतु दास है प्रवृत्ति का एक चरित्री स्थिति की उपासना मंजू बंधना नीचे दास लगना जो शिखासूत्र जमान जामीन ही पत्कर नहीं त्या माझ्या श्री गुरुंना तुम्ही प्रवृत्तीच्या सापेक्ष असलेली निवृत्ती म्हणता कसे नामकरण संस्कार नाही लोकांनी ठेवलं बसल्या उद्योग नसणारे लोक असतात जगामध्ये काही त्या कुठल्याही लोकांनी बसल्या बसल्या आपलं काय सुचलं नाही म्हणजे ठेवलं ना तर माझ्या मुंना कोणताही संस्कार नव्हता तुम्ही आता निवृत्ती नाव देता आश्चर्य म्हणले याला काय करायचं त्यांच्यावरती वास्तविक ते प्रवृत्ती निवृत्ती वाचून वाचून प्रवृत्ती वाचून निवृत्ती वाचून प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती वाचून विमुख प्रवृत्ती रूप निवृत्ती वाचून प्रपंचात निष्फळ झालेल्या व रद्या निवृत्त झालेल्या अशा निवृत्ती वाचून स्वतः स्वयंभू स्वयं म्हणजे स्वतः अस्तित्व ज्यांचं आहे स्वत स्वयंप्रकाश रूप ज्यांचं अस्तित्व आहे ज्यांच्या अस्तित्व ज्यांचं अस्तित्व कोणावरही अवलंबून नाही असल्या प्रकारचे स्वयंभू माझे गुरु आहे भू सत्ता या हे नाव जर मिथे तर त्यांचे सिद्धे कसे होते मात्र याचे अचार समाधान सांगतात त्या वाचून कुंडली गोरदारी विठ्ठल ज्ञान दे